न्या? अध्याय छत्तीसावा श्री गुरुदत्तात्रेया गुरुदीपकाला मनाले लोकांचा उद्धार व्हावा या हेतूने गुरुनाथांनी अलर्काला मागील अध्यायात सांगितल्याप्रमाणे उपदेश केला तो ऐकून अलर्काला फार आनंद वाटला व वा गुरूंच्या सन्मूकुभाराहून त्याने भक्तिभावाने त्यांना म्हटले हे दीन बंधो आपला जय असो हे परमसाधो तुम्ही माझ्या चित्तरूपी चातकाचे मेघ आपल्याला नमस्कार असो हे दयाघना आपल्या बोधरूपी वर्षावाने आपण माझ्या मनाचे संपूर्ण समाधान केले आहे आता माझ्या चित्तात वासना निर्माण होतच नाही आपण सांगितले की मृत्यू वेळ जाणून प्रणवाचा उच्चार करावा व शरीर त्याग करावा परंतु लोकांना मृत्यू येतो तो कसा जाणावा तो कळला तर उपाय करता येतील तरी माझ्या शंकेचे समाधान करावे अलर्काचा प्रश्न ऐकून अतिरनंदन श्री दत्तात्रेय म्हणाले मृत्यूची लक्षणे सांगतो ती नीट ऐक आपल्या लग्नापासून दुसरे तिसरे सातवे व आठवे स्थान मारक समजले जाते ह्या स्थानांचे अधिपती त्या त्या स्थानात असतात त्यात जो सर्वात बलवान असतो त्याच्या दशेची दशेच्या शेवटी मृत्यू येतो किंवा मारकाच्या बरोबरच क्रूर अरिष्टकर्ता असतो तो प्राणहरण करतो असे ज्योतिषशास्त्र संमत आहे धारणा करूनही कालज्ञान होते व मृत्युज्ञान होते योग ज्याला ज्योतिषशास्त्र अगर योगाभ्यासही माहीत नाही त्याने मी सांगतो की मृत्यूलक्षणे नीट जाणून घ्यावीत प्रथम एक वर्षाच्या आत येणाऱ्या मृत्यूची सर्व चिन्हे सांगतो ती अनुभवाने खरी ठरली आहेत नाकासमोर हात धरावा तळवा डोक्यावर ठेवावा तो सूक्ष्म दिसला नाही तर आयुष्य एक वर्ष उरले स्वतःच्या नाकाचे टोक त्याचप्रमाणे तर एक वर्षाचे आयुष्य राहिले आकाशात गंगा प्रवाह सारखे जे दिसते त्याला संत देवमार्ग असे म्हणतात तो न दिसला किंवा शुक्र तारा ध्रुव तारा अरुंधती तारा ज्या नला दिसत नाहीत त्याचे आयुष्य एक वर्ष उरले असे म्हणतात वर्षानंतर तो असणार नाही सूर्य जाला किरण रहित व अग्निरणांसहित दिसेल त्याचे आयुष्य अकरा महिने राहिले असे निश्चित जाणावे जो नर स्वप्नात सुवर्ण रौप्य मल व मूत्र ओकलेले पाहतो तो, तो दहा महिन्यांपेक्षा अधिक काळ वाचणार नाही हे निश्चित ज्याला जागेपणी प्रेते दिसतात व आकाशात काल्पनिक नगरे दिसतात तो नऊ महिन्यांनी मरतो झाडे वगैरे सुवर्णवर्णांचे दिसणाऱ्याला नऊ महिन्यांनी मृत्यू येतो ज्याच्या स्वभावात पालट होतो स्थूल प्राणी क्रुश किंवा क्रुश स्थूल वाटतो त्याला आठ महिन्यांनी मृत्यू गाठतो भस्म धूळ किंवा चिखल यातून चालताना ज्याची पावले पूर्ण उमटत नाही किंवा काही भागच दिसतो त्याचप्रमाणे बोटे किंवा टाच नीट उमटत नाही त्याचे मागे काळ लागला आहे तो सात महिने डोक्याला गिधाड कावळा किंवा कवडा यांनी स्पर्श केल्यास किंवा काळ्या पक्षाने डोक्यावर चवडा मारल्यास किंवा मांसभक्षक पक्षाने मस्तकाला स्पर्श केल्यास ती व्यक्ती सहा महिने जगेल डोक्यावर वस्त्र घेतले नसता नसताना कावळ्याने मस्तकावर चोच किंवा पाय मारला तर ती व्यक्ती पाच महिन्यांनी मरेल स्वतःची सावली आकारहीण दिसेल उगीचच भीती वाटत असेल त्याला चार महिन्यांनी मृत्यू येईल आकाशात ढग आले नसता वीज दक्षिण दिशेस चमकताना दिसेल त्या व्यक्तीचा मृत्यू तीन महिन्यांनी होईल पाण्यात इंद्रधनुष्यासारखे प्रतिबिंब दिसणाऱ्याला पंधरा दिवसांनी मृत्यू येईल ह्यावर विश्वास ठेवावा आरशात किंवा पाण्यात ज्याला स्वतःचे प्रतिबिंब मस्तक विरहित दिसेल तो दोन महिन्यात मरिल ज्याच्या शरीराला सर्वत्र शवासारखी दुर्गंधी येते त्याचप्रमाणे पाणी प्यायलावर तत्काळ ज्याची टाळू वाळते त्या माणस माणसास पंधरा दिवसात खात्री मृत्यू येईल स्नान केल्यावर ज्याचे हृदय म्हणजे छाती तत्काळ कोरडे होते त्याचे आयुष्य केवळ दहा दिवसांचे राहिलेले असते वाराजाच्या राजाच्या मर्मस्थानाचा भेद करतो किंवा ज्याला चंद्राचे किरण उष्ण वाटतात तोही दहा दिवसच जगतो स्वप्नामध्ये ज्याला काळे किंवा तांबडे वस्त्र नेसून नारी हसत किंवा गाणी गात हाताला धरून नेल्याचे दिसते त्याचे आयुष्य दहा दिवस उरलेले असते स्वप्नात ज्याला नग्न क्षपणग दक्षिण दिशेला जात असल्याचे दिसते त्याचेही आयुष्य दहा दिवस राहिलेले असते ज्याच्या स्वप्नात तेलाने माखलेला नर येऊन दर्शन देतो त्याचे मरण जवळच आलेले असते ज्याला स्वप्नात आपण चिखलात अगर शेणात फसल्याचे दिसते त्याच्या देहाचा अंत त्वरित होतो ज्याला स्वप्नात अस्थि निखारे केस भस्म किंवा क्रुद्ध साप दिसतो त्याला त्वरित मृत्यू येतो स्वप्नात ज्याला जमीन बाळून फुटून गेलेली दिसते त्याच्याजवळ मृत्यू आलेला असतो ज्याच्या स्वप्नात कराल विकट पुरुष जवळ येऊन खात मार देतो किंवा हातात शस्त्र घेऊन किंवा दगडाने मारतो त्याचा मृत्यू जवळ आलेला असतो सूर्योदयाचे वेळी ज्याच्या पुढे कोल्हा येऊन मोठ्याने ओरडतो किंवा त्याला डावी प्रदक्षिणा घालतो त्याचा मृत्यू जवळ आलेला असतो जेवल्यावर सुद्धा अत्यंत भूक लागते त्याचा मृत्यू जवळ आलेला असतो त्याचप्रमाणे व्रणदंत झाल्यासही ज्याला अग्नीचा किंवा धुराचा गंध हुंगून समजत नाही दुसऱ्याच्या डोळ्यात पाहून स्वतःची प्रतिमा दिसत नाही त्याचा मृत्यू जवळ आलेला असतो ज्याला रात्री इंद्रधनुष्य किंवा दिवसा नक्षत्रे दिसतात त्याचा मृत्यू निकट आलेला असतो काही रोग पिडा नसूनही ही चिन्हे दिसून तर त्याला काळ ग्रासणार हे जाणावे रोग झाल्यावरही लक्षणे दिसल्यास मृत्यू दूर नाही हे ओळखावे ईश्वराने जरी निवारण केले तरीही मृत्यू लवकर येतो ज्याचा डावा नेत्र स्त्रवतो ज्याच्या नाकाचा शेंडा वाकडा होतो कानात थंडगार होते त्याला मृत्यू सत्वर येतो जिभेचा शेंडा काळा पडला तोंड लाल झाले की व इंद्रियांनी आत ओढ घेतली की मृत्यू तत्काळ येतो स्वत रोगी असून स्वप्नात गाढ व उंट लावलेल्या वाहनात बसून दक्षिणेस गमन केल्याचे दिसल्यास त्याला तत्काल मृत्यू येतो स्वप्नात ज्याला इतर लोक बंधन करतात किंवा ओढून नेतात तो तत्काल मरतो कानात दाबून धरल्यावर जो ध्वनी येतो तो बंद झाल्यास मरण जवळ असल्याचे समजावे डोळ्याच्या पापणीवर बोट लावल्यास तेजासारखी जी ज्योत दिसते ती दिसली नाही तर, तर किंवा भ्रमिष्ट होऊन दृष्टी उफराटी झाली तर छिद्रासह बिंबी पोटात गेली तर मृत्यू तत्काळ येतो रोगग्रस्त असून ज्याला स्वप्नात भूतांनी येऊन आपल्याला मारल्याचे दिसते किंवा मा स्वप्नात चिखलात पाण्यात अथवा अग्नित पडल्याचे दिसते पण पुन्हा बाहेर पडल्याचे न दिसता जागे येते त्याचे आयुष्य संपले असे समजावे विचक्षण माणसाने मृत्यूची ही लक्षणे जाणावीत त्याने भय सोडून निश्चयाने ध्यान करावे कोण आमदार आहे बरे सर्वांनाच मरण त्याचे भय धरू नये शरीराचे रक्षण करणाऱ्याला मृत्यू हसत असतो मी सर्वत्र आहे मग कसे रक्षण करता येईल असे तो म्हणत असतो तेव्हा मृत्यू अटळ जाणून सर्व भय सोडून मन एकाग्र करून निश्चयाने ध्यान करावे असे मरेपर्यंत सतत ध्यान करावे सूत्रकार अप्रायणात असे वचन आहे काही प्रतिबंध प्रतिबंध नसेल तर तेथे मुक्ती मिळते प्रतिबंध असेल तर पुढील जन्मी मुक्ती मिळते वेदाचा सिद्धांत आहे की अभ्यास व्यर्थ जात नाही म्हणून रात्रंदिवस योगाभ्यास करावा दैव योगाने ज्ञान प्राप्तीपूर्वी तो योग जन्मांतरी निर्वाण प्राप्त करतो अभ्यास करणाऱ्यास मध्येच मृत्यू आला तर दुर्गती होत नाही तर याज्ञिकांप्रमाणे सद्गती प्राप्त होते अश्वमेध आदी यज्ञ करून याज्ञिकांना जे स्थान मिळते त्या स्थानावर जाऊन भोग भोगून भोग योग भ्रष्ट पुन्हा येथे म्हणजे पृथ्वीवर येतो पूर्वसंस्काराच्या बळावर पुन्हा अभ्यास करून ज्ञान करून घेऊन तो मुक्त होतो हे मी निश्चयाने सांगतो अंत आला की दृढ आसन घालावे देह अचल धरावा व मन स्थिर करावे नंतर डावी खोट ढुंगणावर व उजवा पाय मांडेवर ठेवून अपान वायू पुन्हा पुन्हा वर वर खेचावा हनुवटी छातीवर लावावी व बोटे सात छिद्रांवर म्हणजे डोळे कान नागपुड्या व तोंड धरावीत मन वश करून अंतर्मुख व्हावे इंद्रियांना मनात लीन करावे ते मन प्राणात विलीन करावे पंच एकत्र करून मधली वाट धरून म्हणजे सुषुमना मार्गे धिराणे नीट नीट जावे ओंकाराचा उच्चार करावा परमात्म्याचे चिंतन करावे आणि ब्रह्मरंद्र भेदून मुक्ती घ्यावी रात्रीचा वेळी अकस्मात झोपेतून उठल्यावर दिवा असल्यामुळे दाराविषयी भ्रम होत नाही त्याप्रमाणेच येथेही समजावे सर्वद्वारे योगाभ्यासाने प्रकाशित झालेली असता योगी सुषम्ना मार्ग धरतो जो मुक्ती देतो म्हणून आळस सोडावा नित्य अभ्यास करावा अशा योग्याला मोक्ष खास मिळेल असे मी सांगतो जोवर घर उभे सुस्थितीत आहे तोवर मुंग्या घुशी व उंदीर त्यात वास्तव्य करतात तेच मोडले की पळ काढतात त्याप्रमाणे स्त्री पुत्र आदी संसारी जन आशेने जवळ येतात मेल्यावर क्षणभरही ते जवळ राहत नाहीत पुण्य रूपी धन लुटवून शेवटी सोडून जाणाऱ्या व साथ न देणाऱ्या अशांची संगतच काय उपयोगी त्यांना हवी हवीशी वाटणारी वस्तू आणून दिली की हा आमचा आवडता असे म्हणतात परंतु आपली प्रतिकूल परिस्थिती आली की एकही गोष्ट ऐकत नाहीत रोगाने पराधीन झाल्यावर ते म्हणतात हा लवकर मेला तर बरे होईल ते त्याचा त्रास मानतात व त्याला कुत्र्याप्रमाणे घासवर अन्न देतात सगळीकडे थुंकून्याने घर घाण करून टाकले आहे असे म्हणतात त्यांना काकुळती तर येत नाहीच परंतु शेवटी ते वैर्या सारखे वागतात अशा लोकांची संगत कशा करता। आपण आपला मार्ग पहावा जरी जास्त घडला नाही तरी थोडा थोडा अभ्यास करावा आणि तो सावकाश उत्साहाने करावा लहानसा वाळवी सारखा कीटक तोंडाने मातीचा ढिग उभा करतो त्याप्रमाणे योगाचा उपयोग करणाऱ्याला सिद्धी मिळते मुंगी तांदळाचा दाना घेऊन पुन्हा पुन्हा फेऱ्या करते ती तोंडातून पडला तर पुन्हा उत्साहाने उचलते तशी उमेदवारात तोडतात तरीही तो वृक्ष मोठा होतो वाढतो त्याप्रमाणे कितीही विघ्ने आली तरीही धैर्य धरल्याने योग साधना होते वासराची शिंगे हळूहळूच वाढतात त्याचप्रमाणे योग्याचा योग क्रमाक्रमानेच सिद्ध होतो जागृती व स्वप्न ह्यांची यांची जाण देणारा व इंद्रियांना चालना देणारा तो एकमेव सच्चित आत्माच चिंतावा कीटक भ्रमराचे सतत चिंतन करून शेवटी रूप होतो तो आपले पूर्वीचे शरीर सोडत नाही तीच उपमा योगेश्वराला लागू पडते वस्तुत जीव ब्रह्मच आहे परंतु ब्रह्माचे ध्यान केल्याने तो स्वतही ब्रह्म होऊन खात्रीने निर्वाण प्राप्त करतो म्हणून त्रिकाल साधून अभ्यासात जो सदैव राहतो तो संसाराला जिंकतो अभ्यास वा या करता ह्याकरता ईश्वरोपासना करावी त्या योगे विनासायास सिद्धी मिळेल मालक आपल्या कामासाठी मजूर मिळवून त्याच्याकडून काम करवून घेतो स्वतः मात्र साक्षी असतो त्याप्रमाणे सुस्थितीतील इंद्रिय गोळा त्या कर करून त्यांच्याकडवी आपल्या योग साधनेचे कार्य करवून घ्यावे आपण लक्ष ठेवावे आणि त्यात खंडपडू देऊ नये त्याचप्रमाणे प्र, बेफिकीर असू नये ज्याप्रमाणे मजुरांकरी काम करून घेण्यासाठी मुकादम ठेवतात त्याप्रमाणे इंद्रियांवर मनाला मुकादम म्हणून खरे देखरेखीसाठी ठेवावे म्हणजे सर्व इंद्रिये योग्य रीतीने काम करतात मजुरांपेक्षा मुकादमाला जास्त पगार दिला जातो त्या न्यायाने मनाला समाधानी ठेवावे अरे मना पहा बरे माझ्या रूपापेक्षा सुंदर रूप त्रिभुवनात नाही मनुन माझ्या परमसुंदरसगुणस्वूपाकडे सुताला वळ मंजे योग सिद्ध इती श्री सद्गुरुदेव होईल्राजकाचार्यव श्रीमत्सुरुवुदेवानंद सरस्वती श्री विरचिश्तमहात्मेट्रिशोध्यायगुरुदेवत्तात्रपणस्त ल्लभ नय हरी दत्ता या दिनंद सरस्वती करु वाच श्री श्री वल्लभ न हरी दत्ता